अध्याय पंधरावा भरताच्या वंशाचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात भरताचा भरताचा पुत्र सुमती।, भरता सुमती होता हे हपूर्वी सांगितलेच आह त्याने ऋषभदेवाच्या मार्गाच अनुकरण केले, म्हणून कलियुगात पुष्कळचे नास्तिक मतवादी अनार्य आपल्या मता वेदमताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील त्याची पत्नी वृद्धसेना तिच्यापासून देवताजी नावाचा पुत्र झाला देवताजीताना असुरीपासून दक्षद्युम्न देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठी आणि त्याला सुवर्चलेपासून प्रतिह नावाचा पुत्र झाला त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून स्वत शुद्ध चित्त होऊन परमप्रुष श्री नारायणांचा साक्षात्कार करून घेतला होता प्रतिहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता प्रस्तवता आणि उद्गाता या नावाचे तीन पुत्र झाली ते यज्ञादि कर्मांमध्ये अत्यंत निष्णात होते यांच्यापैकी प्रतिहत्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावाचे दोन पुत्र झाले भूमाला ऋषिकुल्येपासून उद्गीत उद्गीताला देवकुल्यपासून प्रस्ताव आणि नि प्रस्तावाला निवत्पासून विभू नावाचा मुलगा झाला विभूला रतीपासून पृथ्श्रीण पृथ्वीला आकृतीपासून मक्त आणि नक्ताला धृतीपासून उदारकीर्ती राजर्षी प्रवर गय नावाचा मुलगा झाला यांना जगाच्या रक्षणासाठी सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानले जात होते सैयमागी अनक्क गुणांमुळे याची महापुरुषात गणना कली जाती प्रजेच पालन पोषण मनोरंजन लालन आणि शासन इत्यादी करून तसच निरनिराळ्या अनुष्ठान करून निष्काम भावाने केवळ भगवत प्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले त्यामुळे त्याची सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा श्री श्रीहरींना समर्पित होऊन ती परमार्थरुप होऊन दिली होती यामुळे तसेच ब्रम्हदेत्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली नंतर सदैव भगवत चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले आणि बेहादी अनात्मवस्तूंविषयी मी माझेपणा नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला एवढी असूनही तो निरभिमानपणे पृथ्वीच पालन करीत राहिला हि परीक्षिता प्राचीन इतिहास जाणणाऱ्या महात्म्यानी राजर्षी गयाच्या संबंधी अशी यशोगाथा राहिली आह महाराज गय याची बरोबरी आपल्या कर्माने कोणता राजा करू शक तो भगवंतांचा अंशावतारच होता याच्याखेरीज दुसरा कोण अशा प्रकारे यज्ञांचे यथाशास्त्रानुष्ठान करणारा स्वाभिमानी अत्यंत ज्ञानी धर्माचे रक्षण करणारा लक्ष्मीवान सत्पुरुषात अग्रगण्य आणि संतांचा सत्तासेवक असू शके सत्संकल्प करणाऱ्या परमसाध्वी श्रद्धा मैत्री दया इत्यादी दक्षकन्याने मोठ्या आनंदाने त्यांना नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला होता तसेच त्याची इच्छा नसतानाही गाय जसे आपल्या वासराला स्नेहाने पानामून भूतपासते त्याप्रमाणे पृथ्वीने त्याच्या गुणांवर संतुष्ट होऊन प्रजेला धन रत्न इत्यादी इच्छित वस्तू दिल्या होत्या त्याला कोणतीही इच्छा नव्हती तरीसुद्धा वेदोक्त कर्मांनी त्याला सर्व प्रकारचे भोग दिल होते राजांनी युद्धभूमीवर त्याच्या युद्ध कौशल्याने संतुष्ट होऊन त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या आणि ब्राह्मणाने त्याच्या धर्माने संतुष्ट होऊन परलोकात मिळणाऱ्या आपल्या धर्मफळाचा एक षष्टांश भाग त्याला दिला त्याच्या यज्ञात मोठ्या प्रमाणावर स्वयंपान केल्याने इंद्रध्व झाला होता तसेच त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक विशुद्ध आणि निश्चल भक्तिभावाने समर्पित केल यज्ञफल भगवान यज्ञपुरुषांनी साक्षात प्रकट होऊन ग्रहण केल होते यांच्या तृप्त होण्याने ब्रह्मदेवापासून देवता मनुष्य पशुपक्षी वृक्ष आणि गवतापर्यंतचे सर्व जीव तात्काळ तृप्त होता ते विश्वात्मा श्रीहरी स्वत नित्य तृप्त असूनही राजर्षी गय याच्या यज्ञामध्ये तृप्त झाले होते गय याला गयंतीपासून चित्ररथ सुगती आणि अवरोधन नावाचे तीन पुत्र झाले त्यापैकी चित्ररथाची पत्नी उर्णा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला सम्राटाला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुवतीपासून बिंदुवन नावाचा पुत्र झाला त्याला सरोजेपासून मधु मधूला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरव्रताला भोजेपासून मंथू आणि प्रमंथू नावाचे दोन पुत्र झाले त्यापैकी मंथूला सत्तेपासून भगवन आणि भगवनाला दूषणेपासून त्वष्टा त्वष्ट्याला विरोचनेपासून वीरज आणि वीरजाला बिचूशी नावाच्या पत्नीपासून शतजीत इत्यादि शंभर पुत्र एक कन्या वीरजा विषयी हा श्लोक प्रसिद्ध आज ज्यादा प्रमाण भगवान विष्णु देवतांची की शोभा वढ़ता हा प्रिय व्रत वंश स शवटी उत्पन्न राजा वीरज्ञा विभूषित कि होता